स्कंद अकरावा अध्याय अठरावा देवीच्या पूजनाचे विधी नारद म्हणाले मला देवी पूजनाचा महिमा सांगा श्री नारायण म्हणाले आता श्रीमातेचा पूजनक्रम एक तो आपत्तींचे निवारण करतो मौन धारण करून आचमन करावे संकल्प करून भूतशुद्धी करावे मातृक न्यास करून षडंग करावा शंख स्थापन करून अर्ध द्यावे फटमंत्राने पूजा द्रव्या ने प्रोक्षण करावे गुरुची की आज्ञा घेन पूजाकर्मास आरंभ करावा पीठ पूजन करून देवीचे ध्यान करावे पंचामृत वगैरह देवी स्नान घाला जो इक्षुरसा भर लेकड़ो कलशा देवी स्नान घलतो तो जन्ममुक्त हो जो वेदपारायण कर आमररसा किसा रसा जगदंबिके स्नाऊ घलतरी रमा सरस्वतीवास करते द्राक्ष रसाने महेश्वरी अभिषेक करणारा रसाचे रेणू इतकी वर्षे देवलोकी पूज्य होतो कर्पूर आगरू काश्मीर कस्तुरी पदार्थ पाण्यात कालवावे त्याने करी देवी स्नान घालणारा शंभर जन्मीची पापे भस्म होतात दुधाच्या घागरीने देवी स्नान घातल्यास एक कल्प पर्यंत तो क्षीरसागरी राहतो दह्याने स्नान घालणारा देवलोकातील दधी नदीचा अधिपती होतो मध घृत साखर याने स्नान घातल्यास तो मधुकुल्या वगैरे नदीचा स्वामी होतो हजार कलशांनी देवी स्नान घालणारा इहलोकी आणि परलोकी सुखी होतो दोन रेशमी वस्त्रे दिल्यास वायु लोकी जातो रत्नभूषणे अर्पण करणारा निधीपती होतो काश्मीर चंदन भागात सेंदुराचा चरणावर लतांची चित्रे अशी देवीची शोभा वाढविल्याने तो देवपती होतो प्राप्त पुष्पांनी देवीची पूजा केल्यास कैलास के प्राप्त होतो बिल्वपत्रे अर्पण होत नाही बेलाच्या तिन्ही पानांवर माया बीज मंत्र लिहून चतुर्थ्यात नाव आणि पुढे नम हा उच्चारल्यास आणि भक्तीने केवळ त्रिदल अर्पण केल्यास मनुत्व प्राप्त होते जो कोटी दलांनी भुवनेश्वरीचे पूजन करतो तो ब्रम्हांडाचा अधिपती होतो सुंदर कोटी कुंदपुष्पे अर्पण केल्यास प्रजापतित्व मिळते युक्त मालती मल्लिका पुष्पांनी पूजा केल्यास चतुर्मुख होतो दहा कोटी पुष्पांनी पूजल्यास विष्णुत्व प्राप्त होते कारण हे पद प्राप्त व्हावे म्हणून विष्णूनेही हे व्रत केले होते शंभर कोटी पुष्पांनी देवीची पूजा केल्यास सूत्रात्मत्व प्राप्त होते ह्या व्रतामुळे एक जीव हिरण्यगर्भ झाला जास्वंदी तुंबा डाळिंबी फुले पूजेसाठी वापरावी या पुष्पांनी पूजा केल्यास फलाचे परिणाम सांगता येत नाही त्या त्या ऋतूमध्ये विविध पुष्पे सहस्त्रनामाने दरवर्षी महादेवीस अर्पण करतो तो महापातकी तरी मुक्त होतो शेवटी श्रीपदकमला प्रत पोहचतो कर्पूर चंदन कृष्णागुरू आज्यसंयुक्त गुगुल असा महादेवीस धूप समर्पण करावा त्यामुळे घर शुद्ध होते आणि देवी प्रसन्न होऊन साधका स्त्रिभुवन अर्पण करते कर्पूर दीप देवीस नित्य अर्पण करावा त्यामुळे लोकाची प्राप्ती होते शंभर अथवा हजार दीप समर्पण करून पर्वताकाराचा नैवेद्य देवीस अर्पण करावा ते लेह्य जोश्य हो, पेय हो, अशा प्रकारच्या सहा रसांनी युक्त असावा विविध प्रकारची मधुर रसयुक्त फळे सुवर्णपात्रातील अन्न देवीस समर्पण करावे त्यामुळे महादेवी तृप्त होते होते। कर्पूर वाळा यांनी युक्त थंड कलशात ठेवलेले शुद्ध गंगाजल देवीस पिण्यासाठी अर्पण करावे नंतर कापुराच्या तुकड्यांनी युक्त वेलदोणा लवंग वगैरे घातलेला सुगंधी देवीस अर्पण करावा मृदुंग टाळ वीणा, तबला नौबत इत्यादी वाद्यांचा गजर करून गायन करावे वेदांचे पारायण स्तोत्र पुराणे वगैरेनी जगनमाते संतुष्ट करावे छत्र चौऱ्या देवीस अर्पण कराव्या देवीस राजोपचार अर्पण करावेत देवीस प्रदक्षिणा घालून नमस्कार करावा आणि जगनमातेची नित्य क्षमा मागावी अशी देवीची पूजा केल्यावर देवी, के देवी काय बरे देणार नाही याविषयी एक गोष्ट सांगतो या वृत्तांतामुळे बृहस्थ राजर्षी प्रिय वस्तू भक्ती प्राप्त झाली हिमालयावर चक्रवाक पक्षी राहत होता तो फिरत फिरत काशीक्षेत्री गेला दैवयोगाने धान्य कणाच्या लोभाने तो अन्नपूर्णेच्या स्थानी गेला त्या मुक्तीप्रद नगरीला एक प्रदक्षिणा घालून तो आकाशमार्गाने दुसऱ्या स्थानी गेला पुढे कालवशात तो मृत्यू पावला आणि स्वर्गपुरीत गेला तेथे दिव्य रूपाने त्याने भोग भोगले पृथ्वीवर प्रसिद्ध राजा झाला तो यजन करणारा धार्मिक सत्यवादी जितेंद्रिय त्रिकालज्ञ असा सार्वभौम अजिंक्य होता त्याला पूर्वजन्माचे स्मरण होते ते ऐकल्यावर अनेक मुनी त्याच्याकडे गेले राजाने त्यांना योग्य आसने दिली ते सर्वजण म्हणाले हे राजा तुला पूर्वजन्मीची स्मृती असण्याचे कारण काय तुला त्रिकाल ज्ञान कसे प्राप्त झाले हे सर्व तू आम्हाला निष्कपटपणे सांग ते ऐकून तो राजा म्हणाला हे मुनी श्रेष्ठ हो मी पूर्वी नीच योनीतील चक्रवाक पक्षी होतो मी अज्ञानानेच पण अन्नपूर्णेच प्रदक्षिणा घातली त्या पुण्याच्या बलावर मी दोन कल्पर्यंत स्वर्गलोकी राहिलो यामुळे मला त्रिकालज्ञता प्राप्त झाली हे सर्व जगदंबेच्या पदस्मरणाचे फल आहे त्या देवीच्या स्मरणाने माझ्या नेत्रात अश्रू उभे राहतात देवीची भक्ती न करणाऱ्या कृतघ्न पाप्यांचा धिक्कार असो शंकराची उपासना विष्णूची सेवा देवीची उपासना हे श्रुतींनी प्रतिपा आहे भगवतीच्या चरणकमलाचे नित्य सेवन करावे तिचा य भूमंडली श्रेष्ठ अ श्रेष्ठ देवी निर्गुण अथवा सगुण सेवा करा हे बोलने ऐकून ऋषि प्रसन्न स्वस्था गुजरात विचारू नए को संगू नए फल निस्सीम अनिर्वचनीय है ज्यादा मन देवी की भक्ति आते जन्म सफल हो जन्म संकटा मु हो देवी विषय श्रद्धा उत्पन्न होत नहीं अय अठरावा समाप्त